मार्क अध्याय अकरा जेव्हा ते येरुशलेन जवळ जेतुनाच्या डोंगराजवळ बेथाने गावाजवळ आले तेव्हा येशून आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठविले की तुम्ही जे गाव पुढे दिसते त्या गावात जा गावात जातात ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरू बांधलेले आढळेल ते सोडा व येथे आणा आणि जर कोणी तुम्हाला विचारले तुम्ही हे का नेत आहात तर तुम्ही असे म्हणा प्रभूला याची गरज आहे व तो ते लगेच परत येथे पाठविल मग ते गेले आणि त्यांना रस्त्यावर दाराजवळ एक शिंगरू बांधलेले दिसले मग त्यांनी ते सोडले तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही त्यांना म्हणाले हे शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात त्यांनी येसू त्यांना काय म्हणाला ते सांगितले तेव्हा त्या लोकांनी त्यास ते, ते, ते शिंगरू नेऊ दिले त्यांनी ते शिंगरू येशू कडे आणले त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले हो सन्नाम प्रभूच्या नावाने येणारा ना असो आमचा पूर्वज दावी याचे येणारे राज्य धन्यवादीच असो स्वर्गात होसंना नंतर येशून येरुशलेमात प्रवेश केल्यावर तो मंदिरात गेला व सभोतालचे सर्व पाहिले त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो बेतानीच गेला व शिष्यांना आपल्या बरोबर नेले दुसऱ्या दिवशी ते बेतानी सोडून जात असताना येशूला भूक लागली त्याने दूर असलेल्या व पानाने भरलेल्या अंजिराच्या झाडाकडे पाहिले त्यावर काही मिळेल या आशेने तो पहाव्यास गेला पण तेथे त्याला पानाशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता नंतर तो त्याला म्हणाला यापुढे तुझे फळ कोणीही कधीही खाणार नाही त्याच्या शिष्यानी हे ऐकले नंतर ते येरुशलेमेत गेले आणि येशू मंदिरात गेला तेव्हा मंदिरात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालू लागला त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बाखे उलटून टाकली येशूने मंदिर असून कोणालाही काहीही बाहेर नेऊ दिले नाही मग येशू शिकू लागला तो त्यांना म्हणाला माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थना मंदिर म्हणतील असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय परंतु तुम्ही त्याला चोरांची गुहा बनविली आहे मुख्य यादकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्याला ते ते भीत होते त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असतात त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले पेत्राला आठवण झाली तो येशूला म्हणाला गुरुजी पहा ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला वाळून गेले आहे येशूने उत्तर दिले देवावर विश्वास ठेवा मी तुम्हास खरे सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल वो तो आपल्या मनात शंका न धरता त्याच्या शब्दाप्रमाणे घडेल असा विश्वास धरील तर त्याच्यासाठी तसेच घडेल या कारणास मी तुम्हाला सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे रहता, तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाहीत तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही ते परत येरुशलेमेस आले आणि येशू मंदिरात फिरत असता मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले आपण कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता त्या करण्याचा अधिकार आपनास कमी दिला येशू त्यांना म्हणाला मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाऱ्याने करतो हे तुम्हाला सांगेन यवनाचा बाबतीस स्वर्गातून होता कि म्हणून होता याचे उत्तर द्या त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही परंतु जर आपण तो मनुष्यापासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागावतील पुढाऱ्यांना लोकांची भीती वाटत होती कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेश होता मग त्यांनी येशूला उत्तर दिले आम्हाला माहीत नाही केव येसूतना मग मी ही या गोष्त को अधिकारा करीत नहीं